ओम नमो भगवते वासुदेवाय ओम श्री परमात्मने महा अध्याय दुसरा कलियुगाचे धर्म शुक म्हणाला परीक्षिता बलवान काळाच्या प्रभावाने उत्तरोत्तर धर्म सत्य पवित्रता क्षमा दया आयुष्य बळ आणि स्मरणशक्ती यांचा लोप होत जाईल कलियुगामध्ये ज्याच्याकडे धन संपत्ती असेल त्यालाच लोक कुलीन सदाचार्य आणि सद्गुणी मानतील धर्म आणि न्याय यांच्या बाबतीत शक्ती प्रभावी ठरेल विवाह संबंध एकमेकांच्या आवडीवरून ठरतील व्यवहारात कपटालाच महत्व असेल स्त्री आणि पुरुषांचे श्रेष्ठत्व त्यांच्या रती कौशल्यावरून ठरेल ब्राह्मण्याची ओळख जाणवे एवढीच असेल बाह्य वेशावरूनच आश्रम ठरेल आणि बाह्य वेशावरूनच दुसऱ्या आश्रमात प्रवेश करणे असेल पैशाशिवाय न्याय मिळू शकणार नाही बोलण्यातील चातुर्य हेच पांडित्य समजले जाईल गरिबी हेच दुर्जनत्वाचे लक्षण असेल आणि दांभिकपणा हे साधुत्वाचे लक्षण असेल एकमेकांची पसंती हाच विवाह हा संस्कार असेल आणि प्रसाधनालाच स्नान समजले जाईल लोक दूरच्या जलाशयाला तीर्थ समजतील डोक्यावर केस राखणे हे सौंदर्याचे चिन्ह समजले जाईल आपले पोट भरणे हा मोठा पुरुषार्थ असेल आणि ठासून बोलण्यालाच सत्य मानले जाईल कुटुंबाचे पालन हे चातुर्य समजले जाईल कीर्ती मिळवण्यासाठी धर्माचरण केले जाईल अशा प्रकारे पृथ्वी जेव्हा अशा दुष्टांनी भरून जाईल तेव्हा ब्राह्मण क्षत्रिय वैश्य किंवा शुत्र यापैकी जो बलाढी असेल तोच राजा होईल त्या काळात लुटारू सारखे लोभी व क्रूर राजे प्रजेची धन व बायका पळवतील त्यांना धुऊन प्रजा डोंगर दर्यात किंवा जंगलात फळून जाईल त्यावेळी प्रजा भाजीपाला खंदमुळेळी मांस मध फळे फुले आणि बिया इत्यादी खाऊन आपले पोट भरील कधी कोरोना दुष्काळ पडेल तर कधी कर लादले जातील कधी कडक थंडी पडेल तर कधी हिमवर्षा होईल कधी तुफान होईल कधी उष्णता वाढेल तर कधी पूर येतील या उत्पादांनी आणि आपआपातील संघर्षांनी प्रजेला अतिशय त्रास होईल आणि ती नष्ट होईल लोक तहानभूक रोग व अनेक प्रकारच्या चिंतांनी दुःखी होतील कलियुगामध्ये माणसाचे जास्तीत जास्त आयुष्य वीस किंवा तीस वर्ष असेल कलिकाळाच्या दोषामुळे प्राण्यांची शरीरे लहान आणि रोगग्रस्त होऊ लागतील वर्ण आश्रम यांचे धर्म सांगणारा वेदमार्ग नष्टप्राय होऊन जाईल धर्मकार्यात पाखंडी लोकांचे वर्चस्व राहील राजे स्वरासारखे लोकांना लुबाडतील चोरी खोटे बोलणे विनाकारण हिंसा इत्यादी अनेक प्रकारची वाईट कर्मी करून लोक उपजीविका चालवतील चारही वर्णाचे लोक शुद्राप्रमाणे होतील गायी शेऱ्याप्रमाणे लहान शरीराच्या आणि कमी दूध देणारे असतील आश्रमही घरासारखे होतील वैवाहिक संबंध असलेल्यांनाच नाथलग समजले जाईल धान्याची रोपे आखूड होत जातील मोठी झाडे शेमीच्या झाडाप्रमाणे कमी उंचीची व दाट सावली नसलेली होतील ढगामध्ये विजात जास्त चमकतील घरी ही सुनी सुनी होतील अशा रीतीने कलियुगाच्या शेवटी माणसे शे गाढवासारखी होतील तेव्हा धर्माचे रक्षण करण्यासाठी भगवान स्वतः सत्वगुणाचा स्वीकार करून अवतार धारण करतील सर्व शक्तिमान सर्व स्वरूप चराचराचे गुरु भगवान विष्णू धर्माचे रक्षण करण्यासाठी व साधूंना कर्मवंधनातून सोडवण्यासाठी अवतार घेतात त्या शंभल नावाच्या गावाचा प्रमुख असणाऱ्या विष्णू नावाच्या एका ज्येष्ठ ब्राह्मणाच्या घरी कलकी नावाने भगवान अवतार घेतील अष्टमहासिद्धीनी संपन्न आणि सद्गुणांची आश्रय चराचर जगताचे स्वामी भगवान देवदत्त नावाच्या वेगवान घोड्यावर स्वार होऊन तलवारीनी दुष्टांचा नायनाट करतील अतुलनीय तेज असणारे ते वेगवान घोड्यावरून पृथ्वीवर संचार करतील आणि राजे म्हणणाऱ्या कोट्यावधी डाकूंचा संहार करतील जेव्हा सर्व लुटारूंचा संहार होईल तेव्हा नगरातील आणि गावातील लोकांची मनी भगवान कलकेच्या शरीराला लावलेल्या उठीच्या अत्यंत पवित्र सुगंधी वायूच्या स्पर्शाने पवित्र होतील दयाम सत्वमूर्ति भगवान वासुदेव विराजमान हो सतती बलवान होर्मा से रक्षण कर रहे भगवान जेव कलकीूपां अवतार घं सत्ययुगा की सुरवत हो नवी सतती सात्विक होन्द्र सूर्य बृहस्पति एष्य नक्षत्र प्रवेश करती सत्ययुगा की सुरव होन्द्रवंशी सूर्यवंशा जितके राजे हो गए कि होते सर्वे मी थोड़क वर्णन के लिए तुझा जन्मपास नंदाला राज्याभिषेक होईपर्यंत एक हजार एकशे पंधरा वर्षे होती जेव्हा आकाशात सप्तर्षींचा उदय होतो तेव्हा प्रथम त्यातील दोनच तारे दिसतात त्यांच्यामध्ये दक्षिणोत्तर रेषेवर मध्यभागी एक नक्षत्र दिसते सप्तर्षी त्या नक्षत्राबरोबर मनुष्यांची शंभर वर्षेपर्यंत राहतात ते तुझ्या जन्माचे वेळी आणि आता सुद्धा मघा नक्षत्रात आहेत भगवान विष्णूचा सत्वमय श्रीकृष्ण रूप अवतार जेव्हा परमधामाकडे गेला कलियुगा जगत में प्रवेश रम जोपर्य लक्ष्मीपति चरण कमला स्पर्श पृथ्वी होता तो कलिग पृथ्वी पर मघा नक्षत्र फिर वे कलियुग सुरू होते देवतान कालगण्यनुसार कलियुगा आयुष्य बाराशे वर्षां चा, चा कालगण्यनुसार चार लक्ष बत्तीस हजार वर्षांच्तर्षी मघा नक्षत्र पूर्वाशा नक्षत्रात गेलेले असतील त्यावेळी पृथ्वीवर नंदाचे राजे असतील तेव्हापासून कलियुगाची वाढ होऊ लागेल इतिहास व्यक्त्या विद्वानांचे म्हणणे आहे की ज्या दिवशी भगवान श्रीकृष्णांनी परमधामाकडे प्रयाण केले त्याच दिवशी त्याचवेळी कलियुगाची सुरुवात झाली परीक्षिता देवतांच्या कालगण्येनुसार जेव्हा एक वर्षे होऊन जातील तेव्हा कलियुगाच्या शेवटच्या दिवसात पुन्हा माणसाची मने सात्विक प्रती वाढून आपले खरे स्वरूप जाणतील तेव्हापासून सत्ययुगाची पुन्हा सुरुवात होईल मी तुला पृथ्वीवरील मनुवंशाचे वर्णन करून सांगितले त्याचप्रमाणे प्रत्येक युगामध्ये ब्राह्मण वैश्य आणि शूद्र यांची सुद्धा वंश परंपरा असते असे समज राजन जे पुरुष आणि महात्मे मी तुला वर्णन करून सांगितले त्यांचे फक्त नाव्या आहेत गोष्टींच्या रूपात असलेल्या त्यांची फक्त कीर्तीच पृथ्वीवर आहेत शंतूनचा भाऊ देवापी आणि इक्षाकू अंशातील मरू हे सध्या कलाप नावाच्या गावात आहेत ते तीव्र योग बलाने युक्त असे आहेत कलियुगाच्या शेवटी वासुदेवांच्या आज्ञेवरून ते पुन्हा येथे येतील आणि पूर्वीप्रमाणे त्रेता द्वापार आणि कली अशी चार युगे आहेत याच क्रमाने ते आपापल्या वेळी पृथ्वीवरील प्राण्यांवर आपला प्रभाव पाडतात परीक्षिता मी तुला जे वर्णन करून सांगितले ते सर्व तसेच इतर राजे सुद्धा या पृथ्वीला माझी माझी म्हणत शेवटी मरून गेले राजा हे नाव असलेले आहे या शरीराचे शेवटी किडा विषा आणि राख याचंच रूपांतर होते त्यासाठी जो कोणत्याही प्राण्याला त्रास देतो त्याला आपला स्वार्थच समजत नाही कारण त्यामुळे शेवटी आपल्याला नरकच मिळणार हे त्याला कळत नाही ते लोक असा विचार करतात की आपले पूर्वज ज्या अखंड पृथ्वीवर राज्य करीत होते ते आता माझ्या ताब्यात कसे राहील आणि माझ्यानंतर माझा मुलगा नातू किंवा माझे वंशज कशा तऱ्हेने याचा उपभोग घेतील ते मूर्ख ह्या अग्नी पाणी आणि मातीच्या शरीराला आपले मानतात आणि ही पृथ्वी आपली मानतात शेवटी ते हे शरीर आणि जोग दोन्ही सोडून स्वतः आदर्श होतात परीक्षिता ज्या ज्या राजांनी स्वसामर्थ्याने या पृथ्वीचा उपभोग घेतला त्या सर्वांना काळाने फक्त कथेत शिल्लक ठेवली या ठिकाणी दुसरा अध्याय समाप्त झाला भगवान श्रीकृष्णार्प नमस्तो